ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेन महा अध्यायी एकसष्टावा भगवंताच्या संततीचे वर्णन व अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मीला मारणे श्री शुक म्हणाला श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नीला दहा दहा पुत्र झाले ते सर्व गुणांच्या बाबतीत वडिलांपेक्षा कमी नव्हते श्रीकृष्ण आपल्या महालाबाहेर कधीही जात नाहीत असे पाहून आपणच श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहोत असे त्या राजकन्यांना वाटे कारण त्यांना श्रीकृष्णांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव नव्हती आत्मानंदामध्ये असलेल्या श्रीकृष्णांचे कमळाच्या कळीप्रमाणे सुंदर मुख दीर्घ बाहू आकर्ण नेत्रेमयी हास्य भावपूर्ण नजर आणि मधुर वाणी यामुळे त्या सुंदरी स्वतःच मोहित झालेल्या असत त्या आपल्या श्रंगारपूर्ण हवभावानी त्यांचे मन जिंकू शकत नसत मंद हास्ययुक्त नेत्र कटाक्षांनी व भुवयांच्या विलासाने त्या सोळा सहस्र स्त्रिया कामकलेच्या भावाने परिपूर्ण असे कामबान त्यांच्यावर सोडेल परंतु कोणत्याही साधनांनी त्या भगवंताचे मन विचलित करू शकले नाहीत ब्रह्मदेव इत्यादी देवांना सुद्धा ज्यांचे खरे स्वरूप कळले नाही त्यात रमारमणा त्या स्त्रियांनी आपल्या पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतले होते आता नित्य त्यांचे त्या प्रेम आणि आनंद वाढत होते आणि त्या प्रेमपूर्ण हास्ययुक्त पाहणे नव्या समागमाची लालसा इत्यादींनी भगवंताची सेवा करीत असत त्या सर्व पत्न्यांच्या बरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी असोत तरीसुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत तेव्हा त्या स्वतः पुढे होऊन त्यांचे स्वागत करीत श्रेष्ठ आसनावर बसवीत उत्तम सामग्रीने त्यांची पूजा करीत चरण कमले धूत विडा देत पाय चपून त्यांचा थकवा दूर करीत पंख्याने वारा घालीत सुवासिक चंदन इत्यादी लावीत फुलांची हार गळ्यामध्ये घालीत केस विंचारीत झोपवीत स्नान घालीत आणि अनेक प्रकारच्या पदार्थांचे भोजन करून स्वतः भगवंताची सेवा करीत श्रीकृष्णाच्या प्रत्येक पत्नीला दहा दहा पुत्र होते हे मी सांगितलेच आहे त्यापैकी ज्या आठ पट्टराण्या होत्या त्यांच्या प्रध्युम्न इत्यादी पुत्रांविषयी मी आता सांगतो प्रध्युम्न चारुदेष्ण सुदेष्ण पराक्रमी चारु देह सुचारू चारु गुप्त भद्र चारू चारु चंद्र विचारू असे रुक्मिणीला दहा पुत्र झाले हे सर्वजण कोणत्याही बाबतीत वडिलाहून कमी नव्हते भानू सुभानू स्वरभानू प्रभानू भानुमान चंद्रभानू बृहतभानू अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू असे सत्यभामेचे दहा पुत्र होते जाम्बवतीचे सांब सुमित्रुजित शतजित सहस्रजित विजयी चित्रकेतू वसुमान द्रविड आणि क्रतू असे दहा पुत्र होते हेही श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय होते नागन जितीला अश्वसेन चित्राभू वेगवान व्रष आम शंकू वसु आणि कांतिमान कुंती असे दहा पुत्र झाले कालिंदीचे हे दहा पुत्र होते धूत कवी व्रष वीर सुबाहु, भद्र शांती दर्श पूर्णमास आणि धाक्ता सोमक मात्र देशाची राजकुमारी लक्ष्मणा हिच्यापासून प्रघोष गात्रवान सिंह बल प्रबल उर्ध्वग महाशक्ती सह ओझ आणि अपराजित यांचा जन्म झाला मित्र मित्रविंद्येचे व्रत हर्ष अनिल ग्रध्र वर्धन अण्णाज महाश पावन वन्नी अनेक क्षुधी हे पुत्र होते भद्रेचे संग्रामजीत ब्रहत्सेन शूर प्रहरण अरिजित जय सुभद्र वाम आयु आणि सत्यक हे पुत्र होते या पट राण्याव्यतिरिक्त भगवंतच्या रोहिणी इत्यादी आणखी सोळा हजार होत्या त्यांचे दिप्तिमान ताम्रतप्त इत्यादी दि पुत्र होते प्रद्युम्नाचा भोजकट नगर रहुक् कन्या रुक्मवती हिचाशी विवाह होता तिचापास बलशाली अशा अनिवृद्धा जन्म परीक्षिता श्रीकृष्णा मुला सोलह हजार एकशे आठ माता होत्र पाउत की संख्या कोट्यावधि राजा ने विचारले विद्वान भगवान श्रीकृष्ण ने रणभूमि पराभव हो किया होता तो श्रीकृष्णना मारने संधि की बात पता अशा स्थिति आपली कन्या शत्रु कशन शत्रु मध्य पुनः परस्पर वैवाहिक संबंध कसा जुड़न आला कारण योगीजन भूत भविष्या वर्तमान काल इंद्रियातीत पुष्क लंबा कि अड़थ्या न दिना गोषी सुध्धा प्रत्यक्ष पहात आता जहां शुक मनाला प्रद्युम्न मूर्तिम्त कामदेव होता रुक्मवती ने स्वयंवरा स्वतःच वरमाला घोड़ युद्धा प्रद्युम्ना एकट्याच तिथे एकत्रित आलेल्या राजांना जिंकल्या आणि रुक्मवतीचे हरण केले श्रीकृष्णाकडून अपमानित झाल्यामुळे जरी रुक्मिणीच्या मनातील वैर कायम होते तरीसुद्धा आपली बहीण रुक्मिणी हिला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपला भाचा प्रद्युम्न याला आपली कन्या दिली परीक्षिता रुक्मिणीची एक सुंदर चारुमती नावाची कन्या होती क्रतवर्म्याचा पुत्र बली यांनी तिच्याशी विवाह केला रुक्मीचे श्रीकृष्णाशी वैर होते तरीसुद्धा आपल्या बहिणीला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपली नात रोचना हिचा विवाह रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध याच्याशी लावून दिला अशा प्रकारचा विवाह संबंध शास्त्रविरुद्ध होता हे रुक्मीला माहीत असूनही बहिणीच्या प्रेमाखातर त्यांनी असे केले राजा अनिरुद्धाच्या विवाह सोहळ्यासाठी भगवान श्रीकृष्ण बलराम रुक्मिणी प्रद्युम्न सांब इत्यादी भोजकट नगरीला आले विवाह सोहळा संपल्यावर कलिंग नरेश इत्यादी गर्विष्ठ राजे रुक्मिला म्हणाली तू बलरामाला ध्वतात जिंकून दाखव हे राजा रुक्मी बलरामाला धूत खेळता येत नाही परंतु खेळण्याचे त्याला जबरदस्त व्यसन आहे त्या लोकांनी एरेला घातल्याने रुक्मिनी बलरामाना बोलावून तो त्यांच्याबरोबर द्यूत खेळू लागला बलरामाने अगोदर शंभर नंतर हजार व त्यानंतर दहा मोहरांचा डाव लावला ते सर्व रुक्मिणी जिंकले तेव्हा कलिंग राजा दात विचकावून खतखद हसून बलरामांची खिल्ली उडवू लागला बलरामाना ते सहन झाले नाही यानंतर रुक्मीने एक लक्ष मोहरांचा लावला तो बलरामानी जिंकला परंतु रुक्मी लबाडीने म्हणू लागला की मी जिंकलो यावर बलराम पौर्णिमेच्या दिवशी समुद्र खवडावा तसा रागाने खवळला त्याचे डोळे स्वभावताच लाल होते क्रोधामुळे ती आणखीच लाल झाली आता त्यांनी दहा कोटी मोहरांचा पण लावला यावेळीसुद्धा ज्यूताच्या नियमानुसार बलरामाचाच जय झाला परंतु रुक्मिणीने कप्ताने म्हटले मी जिंकलो या विषयातील तज्ज्ञ याचा निर्णय करू देत त्यावेळी आकाशवाणी झाली की नियमानुसार बलरामानीच हा डाव ही, रुक्मी खोटे बोलतो यावे रुक्मीचा मृत्यू जवळ आला होता त्यामुळे त्याच्या साथीदार दुष्ट राजांनी त्याला भडकावले तेव्हा त्याने आकाशवाणीकडे लक्ष न देता बलरामाची खिल्ली उडवीत म्हटले तुम्ही वनात भटकणारे गवळी ध्युतातले तुम्हाला काय कळणार फाशाने आणि बानानी फक्त राजे लोकांनीच खेळावी तुम्ही नव्हे रुक्मीने असा अपमान केल्यामुळे आणि राजे लोकांनी चेष्टा केल्यामुळे बलरामानी क्रोधाने एका लोखंडी काटे लावलेल्या सोट्यानी त्या विवाह मंगलसभेतच रुक्मीला ठार केली जो कलिंग नरेश अगोदर दात विचकावून हसत होता तो आता तेथून निसटला परंतु बलरामाने दहा पावलावर त्याला गाठून क्रोधाने त्याचे दात पाडून टाकले बलरामानी त्याच सोट्याने दुसऱ्या राजांचेही हात मांड्या मस्तके इत्यादी तोडून टाकली रक्ताने माखलेले ते भयभीत होऊन तेथून पळू लागले परिक्षिता श्रीकृष्णाने विचार केला की बलरामांची प्रशंसा केली तर रुक्मिणी रागावेल आणि हे वाईट केले असे म्हटले तर बलराम रागावेल म्हणून आपला मेहना रुक्मिणी याच्या मृत्यूबद्दल ते चांगले अगर वाईट काहीच बोलले नाहीत यानंतर अनिरुद्धाचा विवाह आणि शत्रूचा वध ही दोन्ही कामे पूर्ण करून भगवंताचे आश्रित बलराम इत्यादी यादव नवविवाहिता रोचना हिच्यासह अनिरुद्धाला श्रेष्ठ रथात बसवून भोजकट नगरातून द्वारकापुरीला निघून आले या ठिकाणी एकसष्टावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू